वाल्मिकि रामायण कांड, सर्ग सोळावा चंद्राच्या कांतीसारखे मुख असणारी तारा असे बोलले तेव्हा वालीने तिची निर्भत्सना केली आणि तो तिला म्हणाला हा माझा भाऊ जो आता विशेष करून शत्रू झाला आहे तो जोरजोराने गर्जना करीत असता त्याचीही बळजोरी हे सुंदरी मी का म्हणून सहन करावी ज्यांचा पराभव कधी झाला नाही ज्यांनी रणात कधी पाठ दाखवली नाही अ शुरांवर कोणी चालू नला तर ते सहन करणे हे भिरू मरणाहूनही भारी युद्ध करू इच्छिणाऱ्या मरतुकड्या मानेच्या सुग्रीवाची ही बळजोरी सहन करणे मला शक्य नाही माझ्यासाठी रामाच्या बाबतीत तू मनात विषाद धरू नकोस तो धर्मज्ञ कृतज्ञ तो पाप कसे करीन स्त्रियांसह आता तू परत जा आणखी पुढे माझ्यामागून कशाला येतीस आतापर्यंत माझ्याविषयी तू भक्ती बाळगलीस प्रेम दाखवलेचा मी जाऊन सुग्रीवाशी युद्ध करणार याविषयी शंकाच बाळगू नकोस त्याचा दर्प मी मोडून काढेन पण त्याचा प्राण जाईल असे करणार नाही युद्धात तो उतरला आहे त्याला जे हवे आहे ते मी करीन झाडे झोडे होऊन तो निघून जाईल माझा गर्व आणि महाप्रयास तो दुरात्मा सहन करू शकणार नाही तारे तू माझ्या सहचारणी पण के, केलेस माझ्याविषयी स्नेह दाखवलास माझ्या प्राणाची तुला शपथ आहे तू सखी परत जा त्या भावाला रणात जिंकायला मी समर्थ आहे परतेला मिठी मारली आणि सौजन्यशील रडत रडत त्याला प्रदक्षिणा केली त्याचा जय भावा अशी इच्छा धरून मंत्रविधीने तिने मंगळाराधन केले आणि शोकाने व्याप्त होऊन ती इतर स्त्रियांसह हो अंतपुरात गेली तारा स्त्रियांसह आपल्या घराकडे गेल्यानंतर तो क्रुद्ध झालेल्या वाली महासर्पाप्रमाणे फुसकारे नगरीतून बाहेर पडला अत्यंत रागावून सुस्कारे टाके अतिशय वेगाने वाली बाहेर पडला आणि शत्रु कुठे दिसतो ते करता त्याने दृष्टी सर्वत्र फिरवली तेव्हा सुवर्णप्रमाणे वर्ण असलेला महाबाहू सुग्रीव त्याला दिसला त्याने घट्ट वस्त्र नसले होते भूमीवर पाय रवून तो उभा होता धगधगीत अंगणी त्याचे तेज होते सुग्रीवाला तयारीत उभा असलेला पाहून अत्यंत संतापी महाबाहू वालीने आपले वस्त्र घट्ट वस्त्र पक्के करून आणि मूठ उगारून लढण्याच्या संधीशी वाट पाहणारा वीर्यवान वाली सुग्रीवाकडे तोंड करून चालला सुग्रीव देखील सुवर्णमाळ घातलेल्या वालीकडे तोंड करून घट्ट वळलेली मूठ उगारून मोठ्या आवेशाने गेला क्रोधाने लालडोळे केलेला रणनिपूण सुग्रीव मोठ्या वेगाने चालून येत असताना वाली म्हणाला माझी ही मूठ बोटे घट्ट वळून पक्की बांधी आहे ती मी जोराने तुझ्यावर मारली की तुझे प्राण निघून जातील असे तो बोलल्यावर क्रुद्ध सुग्रीव वालीला म्हणाला ही माझी मूठ पड़ू दे तुझे मुखातून रक्त बाहेर पडले तरी सुग्रीवाने निर्भयपणे वेगाने सालवृक्ष उपटून महागिरीवर वज्र हणावे तसा तो वालीच्या अंगावर हाणला त्या ताडनाने तो हातभ झाला व्याकुळ झाला व्यापारी माल लादलेले नाव जशी पराकाने सागरात खचावी तसा तो खचला ते दोघे प्रचंड बळ आणि पराक्रम असलेले गरुडासारखे जे पशनारे भयंकर शरीराचे आकाशात चंद्र सूर्य लढावे तसे लढू लागले शत्रूचा नाश करणारे ते दोघे एकमेकांवर डावपेच लढवू लागले पण काही वेळाने बळ आणि वीर यांनी युक्त असलेल्या वादीची सरशी झाली सूर्य पुत्र महावीरशाली हरला वालीने त्याचा अभिमान मोडून काढल्यामुळे सुग्रीवाचा पराक्रम शिथिल झाला त्याने रागा रागाने वालीला रामाच्या दृष्टोत्पती सांगली फांद्या सकट वृक्षाने पर्वतांच्या शिखराने वज्राच्या वक्र धारेसारख्या नखाने मुठी गुडघे पाय दंड पुन्हा मारून हे त्यांचे युद्ध वृद्र आणि युद्धासारखे घनघोर झाले रक्त बंबाळ होऊन ते दोघे वनवासी वानर मेघासारख्या गर्जना करून एकमेकांवर ओरडत युद्ध करीत होते वानरराज सुग्री खचत आहे तो इकडे तिकडे पाहत आहे हे वरचेवर दृष्टीला पडून महा तेजस्वी रामाने वानर राजा आर्त झाला हे पाहून वालीचा वध करण्याची इच्छा करून तसा शरद शोधून काढला मग तो शरफ धनुष्याला लावून मृत्यूने कालचक्र चालवावे तसे ते धनुष्य त्याने त्या धनुष्याच्या टणत्काराने मोठमोठे पक्षी आणि हरिण भयभीत होऊन प्रलय काळ आला असा भ्रम होऊन विजय सुटले कठोर कडकडाट कर करणारा महाबाण रामाने सोडला आणि तो वालीच्या छातीवर जाऊन पडला त्या बाणाने महा तेजस्वी वीर्यवान वाली जोराने आघात होऊन भूमीवर पडला आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला उत्सवाकरता उभा केलेला इंद्र ध्वज जसा खाली पडावा तसा तो निस्तेज होऊन भूमीवर पडला त्याची हालचाल थांबली नरोत्तम रावने, अग्नी बाहेर पडावा तसा अग्निओ शत्रूचा निपात करणारा बाण सोडला रक्ताच्या स्त्रवणाऱ्या धाराने भिजलेला वाली ज्याच्यावर भरपूर फुललेले अशोक वृक्ष आहेत अशा पर्वतासारखा उठून दिसू लागला रणात तो इंद्र पुत्र निश्चेष्ट होऊन खाली पाडलेल्या इंद्र ध्वजासारख्या भूमीवर कोसळून पडला किशकिंधाकांडाचा सोळा